वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग सत्तावीसावा सीता हे असे भयंकर बोलले तेव्हा राक्षसी क्रोधाने बेभान झाल्या त्यातला काही दुरात्म्या रावणाला हे सांगण्याकरता गेल्या भयंकर स्वरूपाच्या त्या राक्षसी सीतेपाशी जाऊन पुन्हा तिला अनर्थकारक उद्दिष्टाचे तेच तेच कठोरपणे त्या बोलू लागल्या अनार्ये पापी हट्ट झळणाऱ्या सीते आत्ताच या राक्षसी तुझे मांस यथेच्छक्षण करतील राक्षसीकडून असा हा सीतेला त्रास दिला पाहून त्रिजटा नावाची एक वृद्ध शहाणी राक्षसी म्हणाली सीतेला नका खाऊ स्वतःला खा ही नकाची प्रिय कन्याय दशरथाची सून आहे आताच मला एक भयंकर अंगावर रो उभे करणारे स्वप्न पडले त्यात राक्षस नाहीसे झाले आणि हिचा भरता जिवंत असल्याचे मी पाहिले त्रिजट्याचे बोलणे ऐकून क्रोधाने बेभान झालेल्या सगळ्या राक्षसी भिवून म्हणाल्या तुला रात्री कसले स्वप्न पडले ते सांग बरे राक्षसींच्या मुखातून आलेले हे शब्द ऐकून त्रिजटा प्रातकाळी पडलेल्या स्वप्नासंबंधी सांगू लागली मी स्वप्नात एक हस्तिगंती दिव्य शिबिका अंतरिक्षातून जात असलेली पाहिली तिला हजार घोडे जोडले होते तिच्यात स्वतः राम शुभ्र वस्त्राने हार घालून लक्ष्मणासह बसला होता त्याच स्वप्नात शुभ्र वस्त्र नसलेली सीता मी पाहिली ती सागरातून वर आलेल्या श्वेतपर्वतावर बसलेली होती जशी सूर्याचे प्रभा तशी सीता रामाच्या संगती होती पुन्हा मला राम चार दातांच्या प्रचंड हत्तीवर बसलेला दिसला तो पर्वतासारखा होता लक्ष्मण त्याच्याबरोबर होता मग सूर्यासारख्या आपल्या तेजाने तळपणारे शुभ्र माळा आणि वस्त्र घातलेले ते दोघे जानकीच्या जवळ येऊन उभे राहिले मग त्या पर्वताच्या शिखरावर भरत्याने हात हात देऊन धरलेली जानकी आकाशातल्या हत्तीच्या पाठीवर जाऊन बसली आणि मग भरत्याच्या मांडीवरून एकदम उठून ती कमलोचना आपल्या दोन्ही हाताने चंद्र सूर्यानात स्वच्छ करताना मी पाहिले मग ते उभय बसलेला तो गजश्रेष्ठ विशाल नेत्रांच्या सीतेसह लंकेर येऊन स्थिर झाला दुसरीकडे सत्याचरणी राम शुभ्र फुले आणि वस्त्र घालून पांढरे आठ बैल जोडलेल्या रथातून लक्ष्मणासह स्वतः आलेला मला दिसला भ्रात्या लक्ष्मणासह आणि सीतेसह वीरवान पुरुषोत्तम राम सूर्यासारख्या दिव्य पुष्पक विमानात चढून उत्तर दिशेचे लक्ष्य ठेवून निघालेला मला दिसला रावणही मी पाहिला त्याने मुंडन केले होते आणि तो तेलाने भिजला होता त्याच्या अंगावर लाल वस्त्र होते पिऊन तो मत्त झाला होता त्याने कण्हेरीच्या फुलांची माळ घातली होती यावेळी तो पुष्पक विमानातून भूमीवर पडला एकदा मला तो एका स्त्रीकडून ओढला जात असताना दिसला त्याचे मुंडन केले होते काळे बसत्र त्याच्या अंगार होते मला एकदा गाढवे जोडलेल्या रथातून तो लाल माळा घालून आणि अंगलेप लावून चाललेला दिसला <coughs> एकदा तेल पिऊन हसत नाचत वेडा वेळा पिसावून गाढवावर हो बसून दक्षिण दिशा धरून गतीने चाललेला दिसला पुन्हा मला तो राक्षसेश्वर रावण भयाने बेशुद्ध होऊन गाढवावरून हो शीर धडा वेगळे होऊन पडलेला दिसला लगेच उठून भ्रांत चित्ताने भयभीत होऊन आणि नशेने पेंगळून जाऊन उन्मत्तासारखा दिगंबर होऊन आणि घाणेरडे शब्द उच्चारून बडबड करीत दुर्गंध येणाऱ्या असही अशा घोर अंधकाराने भरलेल्या नरकासारख्या मळाच्या चिखलात वेगाने शिरून त्यातच ऋतून बसला तो दक्षिण दिशेकडे निघालेला चिखल नसलेल्या एका डोहात शिरला एकदा दशक्रीवाच्या गळ्यात दोर बांधून एक लाल वस्त्र नेसलेली चिखलाने भरलेली काळी स्त्री दक्षिण दिशेकडे त्याला उडत मला दिसली असाच मला महाबलवान कुंभकरण दिसला रावणाचे सगळे पुत्र मुंडन केलेले आणि तेलाने भिजलेले होते डुकरावर दशाक्रिय शिशुमार नावाच्या जलचरावर इंद्रजीन, उंटावर कुंभकर्ण बसून दक्षिण दिशेकडे चालले होते एक फक्त बिभीषण मना पांढरे छत्र वर असलेला चार सचिवांबरोबर आकाशात बसलेला दिसला तेथे गाण्या बजावण्यांचा आवाज करणारा मोठा समाज लाल माळा घातलेल्या आणि लाल वस्त्रे निसलेल्या राक्षसांचे रक्त असलेला गोळा झालेला मी पाहिला हिरम्य लंकापुरी गोपुरे आणि तोरण मोडून पाडून घोडे रथ अत्ती यांच्यासह सागरात पडलेली मला दिसली कुंभकर्ण इत्यादी हे सर्व राक्षस्रेष्ठ लाल वस्त्र घेऊन शेणाच्या तळ्यात शिरलेले मला दिसले तुम्ही दूर व्हा राम सीतेला प्राप्त करून घेणार तो मुळीच क्षमा न करता राक्षसांबरोबर तुमचाही वध करणार त्याची ही प्रिय फार मानलेली भार्या त्याच्यासोबत वनवासाचे व्रत घेऊन आलेली तिला तुम्ही टाकून बोलात त्रास दिलात याची राम मुळीच क्षमा करणार नाही म्हणून क्रूरपणे बोलू नका समजूतदारपणाच धरा आपण वैदेहीची याचनाच करावी हेच मला बरे वाटते ज्या दुःखी स्त्रीसंबंधीचे असे हे स्वप्न मला दिसले ती पुष्कळ दुःख त्यातून मुक्त होऊन उत्तम आणि प्रिय असलेले साध्य मिळवणार आहे तुम्ही तिची निर्भत्सना केली तरी राक्षसीनो तिच्यापुढे याचना करा का काय काय करत आहात रामापासूनच राक्षसांना भयंकर धोका उत्पन्न झाला आहे साष्टांग प्रणिपात करून प्रसन्न झालेली जनककन्या मैथिलीच राक्षसीनो महान भयापासून आपले रक्षण करण्याला समर्थ आहे या विशालनेत्रासीतेच्या अवयवात न शवणारे असे अगदी सूक्ष्मसुद्धा लक्ष्मण मला तरी किंचित सुद्धा दिसत नाही तिला हे दुःख प्राप्त झाले आहे ते केवळ छायेसारखे वैगुण्य आहे असे मला वाटते वैदेहीचा हेतू सिद्ध झालेलाच दिसत आहे दुःखाला मुळीच पात्र नसलेली देवी ही देवी आकाशवासीच आहे राक्षस राजाचा नाश आणि रामाचा विजय मला दिसत आहे हिला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट ऐकण्याला माझे हे स्वप्न निमित्त मात्र झाले कमलपाकडीसारखा तिचा दीर्घ नेत्र कसा स्फुरत आहे पहा या सौजन्यशील वैदेहीचा डावा पाहू हर्ष पाहून एकाएकी कंप पावत हिचा हत्तीच्या सोंडेसारखा सुंदर डाव्या भाग कंप पाहून तिला जणू राम समोर उभा आहे असे सांगत आहे फांदीवरच्या घरट्यात शिरलेल्या पक्षी पुन्हा पुन्हा उत्तम सांत्वना उच्चारित आहे प्रेमाने स्वागताची भाषा उच्चारित जणू हर्षयुक्त होऊन तो, तो पुन्हा पुन्हा बाहेर पडत है। हे सर्व ऐकून ती लज्जावती बाला भरत्याच्या विजयाच्या कल्पनेने अत्यंत हर्षित होऊन म्हणाले हे जर खरे होईल तर मी तुमचे रक्षण करेन सुंदरकांडाचा सत्तावीसावा सर्ग समाप्त